पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाठे प्रकरण एकोणतीसावे नम्रतेतला स्वाभिमान दुपारी महाविद्यालयाच्या दरवाज्यातून बाहेर पडलो लवकर घरी जाण्याच्या उद्देशाने भराभर पावले उचलीत एसटी स्टँडकडे निघालो इतक्यात पाठीमागून सर सर असं म्हणून कोणीतरी हाक मारल्याची जाणीव झाली पाठीमगे वळून पाहिले दोन वर्षापूर्वीचा एक विद्यार्थी हसत हसत जवळ आला मुळातच अतिशय गर्भ श्रीमंत असणारा वडिलांच्या अतिराडाने शेफारलेला हा मुलगा कोणत्याच शिक्षकाला दाद देत नव्हता हो एकदा वर्गात प्रत्येकाला मी दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली तेव्हा याने आपल्या भाषणात नकोते ते आशील शब्द वापरले ते शब्द ऐकून माझा संतापनावर झाला मी उठलो आणि स्टेजवर जाऊन त्याच्या श्रीमुखात दोन ठेवून दिल्या तो काहीही न बोलता खाली जाऊन बसला तास संपल्यावर माझ्या पाठीमागे आला आणि माझी माफी मागितली पुढे त्याच्यात बरी सुधारणा झाली परंतु पूर्वीच्या काही घान सवयी मात्र त्याला कायमच्या चिकटून राहिल्या असा हा विद्यार्थी आज त्याचा रुबाब काही औरस होता माझ्यासमोर येऊन त्याने पुणे येथे एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याची पावती दाखवली बोलता बोलता त्याची पूर्वीची सवय उफाळून आली त्याचा हात खिजाकडे गेला त्यातून ते त्याने तंबाखूची पुढी काढली आणि तंबाखू हातावर सोडत बोलू लागला थोड्या वेळाने तंबाखू तोंडात टाकली तेव्हा त्याला नीट बोलता येईना मी थोड्या नाराजीने येतो म्हणालो तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्यानं परत एकदा माफी मागितली आणि निघून गेला त्याचे वर्तन विद्यार्थ्याला साजेसे नव्हतेच परंतु आमच्यापैकी किती शिक्षकांचे वर्तन हे शिक्षकाला सजेसे असते याचाही विचार केला पाहिजे आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांनी नम्र असले पाहिजे असे म्हणून त्याच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटही आपल्याकडे असतात शिक्षकांनी शाळेत आणि उरलेले तास घरातील पालकांनी आपल्या पाल्याकडे स्वतःचे वर्तन नीट ठेवून लक्ष दिले तर त्यांच्यामधे नम्रता येण्यास वेळ लागणार नाही शाळा महाविद्यालयांमध्ये जेव्हा पालक आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यास येतात तेव्हा प्रत्येक पालक आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर अभियंता शिक्षक झाला पाहिजे असे म्हणतात पण माझा मुलगा नम्र सुसंस्कारित झाला पाहिजे असा म्हणणारा एकही पालक भेटला नाही माणसाने स्वतःला चतुर समजण्यापेक्षा नम्र समजावे अतिचतुर्पणा माणसाला विनाशाकडे घेऊन जातो स्वतःला चतुर समजणारा कावळा कधीही जाळ्यात अडकत नाही तो प्रत्येक पाऊल सावधानतेर टाकत असतो आकाशात भिरवणाऱ्या घारीला अनेक पक्षी घाबरत असतात पण हा पक्षी मात्र घरीच्या मागे लागून तिला जरी सांगतो खाण्याचे पदार्थसुद्धा तो सावधानपणे हुशारीने पळवितो आपल्या हुशारीच्या जोरावर तो सहज मिळवून खाण्याचा प्रयत्न करतो पण एवढे सगळे करू शेवटी स्वतःची विष्ठा खाऊन मारतो जास्त हुशारी दाखविले की त्याचा दुष्परिणाम असाच होतो त्यापेक्षा नम्रतापूर्वक ग्रहण केलेले कधीही वाया जात नाही उलट त्यातून चांगलाच परिणाम निघतो यशाच्या शिखरावर पोहोचणारी माणसं नेहमी जमिनीचा विचार करतात आपण ज्या मातीतून आलो आहोत त्या मातीला ती विसरत नाहीत आकाशात उंच उडण्याआधी मातीचा स्पर्श आवश्यक आहे आणि असा स्पर्श नम्रतेतूनच येत असतो प्रत्येक गोष्टीत लहान झाल्याशिवाय मोठेपण मिळत नाही आणि नम्र झाल्याशिवाय श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही आकाशाकडे उंच मान करून वाढणाऱ्या झाडांच्या फांद्याई नम्रतेने खाली वाकलेल्या असतात झाडे कोणाचंही द्वेष करीत नाही सर्वांना समानतेने वागवतात माये पाणी घालणाऱ्यांना जशी ती सुमधुर फळे देतात तशी त्यांच्यावर कुराळ चलविणाऱ्यालाही मधुर फळी देतात उन्हातून थकून बागून झाडाच्या सावलीत विसावलेल्या प्रत्यक्षवर नम्रतेने मायेचे पांघरून घालतात पूर्वीच्या साधूसंतांच्या मध्य अपूर्व भक्ती व त्यातून आणल नम्रता होती जंगलातील वाघापासून हरणापर्यंतच्या अनेक प्राण्यांना त आपल्या हाताने शांत करत होत प्राण्यावर विजय मिळवण्यासाठी प्रथम स्वतःवर विजय मिळविला पाहिजे तो मिळण्यासाठी नम्रता अंगी जरुरीची आह अहंकाराचा जन्म अज्ञानी अवस्थेत होतो आणि ज्ञानाचा जन्म नम्रतेतून होत असतो मोठमोठ्या हुद्द्यावर काम करणारी माणसं नेहमी नम्र असतात परंतु त्याच ऑफिसमध्ये बाहेर शुडावर बसलेला शिपाई मात्र अनेक वेळा कारण नसताना उद्धटपणा करतो शिपायाचे उद्दट वर्तन सहन करून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आतिलसाहेब आपली मायेने प्रेमाळी चौकशी करतात त्यांच्या गोड शब्दांनी वागण्याने आपण शिपायाची उद्धट वर्तन विसरून जातो माणूस एकच पण एक ज्ञानी ज्याच्यामध्ये नम्रता आहे आणि दुसरा अज्ञानी ज्याच्यामध्ये नम्रता नाही रामकृष्ण परमहंस म्हणतात सद्गुणी आणि सामर्थ्यवान मनुष्य नेहमी नम्र आणि विनयशीर असतो पण मूर्ख मनुष्य मात्र खोट्या अहंकार अभिमानाने फुगिला असतो नम्रतेतून जन्माला तो, तो स्वाभिमान जो आपल्यामध्ये उच्च द्जाचा आत्मविश्वास निर्माण करतो स्वाभिमानाने जगणारी माणसं सत्याने तत्व विचाराने वागतात आपल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभिमान वाटत असतो अंगावर असंख्य काटे घेऊन जगणारा गुलाब जेव्हा त्याच्या देठावर सुंदर फुल येते तेव्हा त्याचा सुगंध घेण्यासाठी हजारो भुंगी फुलपाखरे मधमाशा आकर्षित होतात याचा अभिमान त्याचा त्याला वाटल्याशिवाय राहत नाही युद्धात प्रचंड पराक्रम करून विजयाचे स्वप्ने वाळगणारा सैनिक अचानक शत्रूच्या लागतो त्याला प्रचंड शारीरिक वेदना दिल्या जातात तरीही शत्रूला आपल्या इतर सत्तेदारांचा ठाव ठिकाणा सांगणारा सैनिक स्वाभिमानाने वरण स्वीकारतो स्वाभिमानी माणसं नेहमी ताट पाहिजे कारण मान खाली लावणारे कोणतेही वटकृत्य त्यांनी केलेले नसते याउलट स्वाभिमानाची जाणीव असणारी माणसं हेकट वृत्तीची वेळ काळ बघून मान तुकविणारी परिस्थितीपुढे स्वाभिमान गहाण टाकणारी असतात स्वाभिमानाने जगणारी माणसं कधीही दुसऱ्याच्या सावलीत वाढत नाहीत ते स्वतःच्या एका खासशैलीत जीवन जगत असतात ज्याला स्वाभिमानाचा आत्मगौरव गवसला त्याच्यापुढे जगातल्या अनेक गोष्टी नतमस्तक होतात